स्कंद पाचवा अध्याय अठ्ठावीसावा रक्तबीजाचा पराक्रम रक्तबीजाचे भाषण श्रवण केल्यावर देवी म्हणाली हे मूर्खा तू आता वृथा गर्वोक्ती करू नकोस कारण रूप बल ऐश्वर या बाबतीत माझ्याशी बरोबरी करण्यास या त्रैलोक्यात कोणीही समर्थ नाही तसा असेल त्यालाच मी वरील तेव्हा मला युद्धात जिंकून माझ्याशी विवाह करावा असे तू राजाला जाऊन सांग संग्राम करा अथवा पाताळात जा हे भाषण ऐकताच रक्तबीजाने क्रुत होऊन प्रथम सिंहावर बाणांचा वर्षाव केला तेव्हा बाण सोडून अंबिकेने वरच्यावर त्याचे बाण तोडले दुसऱ्या बाणांनी त्याचा वेध करताच तो पापी रक्तबीज मूर्तीत होऊन भूमीवर कोसळला तेव्हा राक्षस सैन्य सैरा वैरा हे पाहून शुंभाने आपले सैन्य सज्ज केले कंबोज आणि कालेय या, या महाबलाढ्य राक्षसांसह तो समरांगणावर आला त्यांना पाहून आंबेने शंखनाद केला तेव्हा कालीलाही अकरानेही भयंकर गर्जना केली सर्व दानो क्रोधायमान होऊन देवीवर शरांचा वर्षाव करू लागले ते अवलोकन करून ब्रह्मदेव वगैरे विविध शक्ती रुपे धारण करून आपली शस्त्रास्त्रे घेऊन देवीच्या सहाय्यास धावले या देवतांची माहिती अशी अक्षे सूत्र, कमंडलू या यासह अंसारूढ झालेली ब्रह्माणी ती ब्रह्मदेवाची शक्ती विष्णूची शक्ती वैष्णवी शंख चक्र गदा पद्म या सह गरुडावरून आली शंकराची शंकरी त्रिशूळ अर्धचंद्र भुजंग रूप कंकणे धारण करून आली कार्तिकेय रूप असलेली सुंदरी कौमारी शक्ती मयुरावर बसून आली श्वेतवर्णाची गजारुढ आरूढ झालेली इंद्राणी वज्र घेऊन आली शुक्राप्रमाणे दिसणारी प्रेतारुढ झालेली वाराही शक्ती आणि नृसिंहरुपी नारसिंह या शक्तीही प्राप्त झाल्या महिषारूढ आरुढ होऊन दंडधारण करणारी यमाची यम्या आली तसेच वारुणी कौबेरी या शक्तीही आल्या अशा प्रकारे विविध आकार धारण करून आलेल्या त्या शक्तींना पाहून देवीला आनंद झाला तेव्हा भगवान शंकर स्वतः तेथे येऊन चंडिकेला म्हणाला देवी आता करण झाल्या आहेत तेव्हा शुंभ निशुंभा सहित सर्व, सर्व दानवांचा वध करून देवांना निर्भय कर त्यानंतर सर्व शक्ती आपापल्या स्थानी परत जातील देवही यज्ञभाग ग्रहण करतील ब्राह्मण स्वकार्य दक्ष राहतील सर्व चराचर जगत समाधानी होईल वर्षा काल नियमित होऊन वसुंधरा सुफला होईल शंकराचे हे भाषण चंडिकेच्या शरीरातून एक अद्भुत शक्ती बाहेर पडली ती शिवेच्या शकटोपर गर्जना करणारी होती ती घोरकाय शक्ती शिवाला म्हणाली हे देवादी देवा, देवा, तू दैत्य जाऊन आमचे दूतत्व कर हे शंकरा त्या मदोन्मत्त निशुंभाला आणि कामातूर शुंभाला सांग की तुम्ही स्वर्ग सोडून पाताळात जा देवाना स्वर्ग प्राप्त करून द्या अथवा बला असाल तर सत्वर युद्धासाठी तयार व्हा भा। तिचे भाषण ऐकल्यावर शंकर दैत्य राजाकडे गेला त्याने सांगितलेला निरोप शंकराने तिच्या शब्दात राजाला सांगितला देवीचे म्हणणे शंकराने दैत्यराजाला सांगितल्यावर सर्व दैत्य सैन्य राजासह चिलखते घालून हातात शस्त्रे धारण करून तीक्ष्ण बाण घेऊन रणांगणात आली त्यांनी चंडिकेवर बाणांचा वर्षाव केला ते अवलोकन करताच कालिका शूल आणि गदा धारण करून दानवांचा संहार करीत रणातून विहार करू लागली कमनडोलूतील पाणी फेकून ब्राह्मिणीने कित्येक दैत्यांना ठार मारले माहेरीने त्रिशुळाने वैष्णवीने शक्ती चक्र गदा धारण करून इंद्रायणीने प्रहार करून वाराहीने मुख आणि उग्रद्रष्टा यांचे प्रहार करून शेकडो दैत्यांचा वध केला अट्टाहसाने राक्षवर पाडू लागली चामुंडा आणि कालिका त्यांना खाऊ घालू लागल्या कौमारी मयुरावर आरुढ होऊन बाणानी दैत्यांचा वध करू लागली वारुणीने राक्षसाना एकमेकांच्या पाठीवर आपटून त्यांचा रणात वध केला अशा प्रकारे त्या संग्रामात अत्यंत बला नाश झाला तेव्हा सर्व सैन्य जीव घेऊन पळसुटले जो तो किंकाळ्या फोडू लागला देवानी देवतांवर पुष्पवृष्टी केली त्यांचा जय केला ते पाहून रक्तबीज क्रुद्ध झाला आपल्या धनुष्याचा टणत्कार करून तो देवीच्या रोखाने धावून गेला अध्याय अठ्ठावीसावा समाप्त